अध्याय एकोणीसावा पृथ्वीचे अश्वमेध यज्ञ मैत्रिणी म्हणतात मनुच्या ब्रत क्षेत्रामध्ये जिथे सरस्वती नदी पूर्वाभिमुखी होऊन वाहते तिथे राजा पृथूने शंभर अश्वमेध यज्ञांची दीक्षा घेतली हे पाहून भगवान इंद्रांना वाटले की या यज्ञामुळे पृथ्वी माझ्याहून वरचढ होतील म्हणून त्यांना त्यांचा यज्ञोत्सव सहन झाला नाही महाराज पृथ्वीच्या यज्ञात सर्वांचे अंतरात्मा सर्व लोकपूज जगदीश्वर भगवान हरिंनी जग्नेश्वर रूपाने साक्षात दर्शन दिले होते त्यांच्याबरोबर ब्रह्मदेव रुद्र तसेच आपापल्या अनुयायांसह लोकपाल सुद्धा आले होते त्यावेळी गंधर्व मुनी आणि अप्सरा प्रभूंची कीर्ती गात होते सिद्ध विद्याधर दैत्य जानव यक्ष सुनंद नंद इत्यादी भगवंतांचे प्रमुख पार्शल आणि जे सदैव भगवंतांच्या सेवेसाठी उत्सुक असतात ते कपिल नारद दत्तात्रेय आणि सनकाधिक योगेश्वर सुद्धा त्यांच्याबरोबर आले होते हे भारता त्या यज्ञात यज्ञ यद्न्य सामग्री देणाऱ्या भूमीने कामधानुरूप होऊन यजमानाच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या नद्या सर्व प्रकारच्या रसांना वाहून आणत होत्या तसेच ज्यापासून मध गळत होता असे मोठमोठे वृक्ष दूध दही अन्न तूप इत्यादी वेगवेगळी सामग्री समर्पण करीत होते समुद्र पुष्कळच्या रत्नांच्या राशी पर्वत भक्ष भोज्य जोश्य आणि लेह या चार प्रकारचे अन्न तसेच लोकपालांसहित संपूर्ण लोक निरनिराळे नजराणे समर्पण करीत होते श्रीहरींनाच आपला प्रभू मानणाऱ्या पृथ्वीचा हा उत्कर्ष देवराज इंद्राला सहन झाला नाही म्हणून त्याने त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी महाराज पृथ्वी शेवटच्या यज्ञाने भगवान यज्ञपतींची आराधना करीत होते तेव्हा इंद्राने ईर्ष्यने पेटून गुप्त रुपाने त्यांच्या यज्ञाचा घोडा पळवला इंद्राने अधर्मामध्ये धर्माचा भ्रम उत्पन्न करणारा पाखंडी वेश धारण केला होता या वेशात तो घोड्याला घेऊन मोठ्या वेगाने आकाश चालला होता तेवढ्यात त्याच्याकडे ते भगवान अत्रीची दृष्टी केली त्यांच्या सांगण्यावरून महिला पृथ्वीचा पराक्रमी पुत्र इंद्राला मारण्यासाठी त्याच्या माकोमाग माँक धावला आणि अतिशय क्रोधाने म्हणाला अरे थांब थांब इंद्राच्या डोक्यावर जटा होत्या आणि शरीराला भस्म लावलेले होते त्याचा असा वेश पाहून पृथ्वी त्याला मूर्ती धर्म समजला म्हणून त्याने त्याच्यावर बाण सोडला नाही जेव्हा तो इंद्रावर वार न करताच परत आला तेव्हा त्रिंनी पुन्हा इंद्राला मारण्याची त्याला आज्ञा केली वत्सा या देवाधन इंद्राने तुमच्या यज्ञामध्ये विघ्न आणले आहे तू याला ठार कर अत्रिमुनीने असे सांगताच पृथ्वी कुमाराला अतिशय क्रोध आला इंद्र अतिशय वेगाने आकाशातून चालला होता त्यावेळी जटायूने रावणाचा पाठलाग करावा तसा पृथ्कुमार इंद्रामागोमाग धावला ते पाहून इंद्राने आपला वेश आणि घोडा सोडून देऊन तो तिथेच अंतर्धान पावला आणि तो वीर आपला यज्ञपशु घोडा पित्याच्या यज्ञशाळेत घेऊन परत आला त्याचा हा अद्भुत पराक्रम पाहून महर्षीने इंद्राने घोड अंधार पसरवला आणि त्यात लपून तो पुन्हा त्या घोड्याला त्याच्या सोन्याच्या साखळीसह घेऊन गेला अत्रीमुनी पुन्हा तो आकाशात वेगाने जात असल्याचे ऋतुकुमाराला दाखवले परंतु त्याच्याजवळ कपाल आणि खटवांग पाहून पृथ्वी नाही आता राजकुमाराला पुन्हा प्रोत्साहित केले तेव्हा त्याने राग आणि इंद्रावर सोडण्यासाठी पाहताच इंद्राने तो वेश आणि घोडा सोडून देऊन तो तिथेच पावला वीर विजिताश्व आपला घोडा घेऊन तित्याच्या यज्ञशाळेत परत आला तेव्हापासून इंद्राचा तो निंद वेश अज्ञानी लोकांनी ग्रहण केला घोडा पळवून नेण्याच्या इच्छेने इंद्राने जी जी रूपे धारण केली होती ती पापाचे खंड असल्यामुळे त्याला पाखंड म्हणू लागले येथे खंड शब्दाचा चिन्हाचा निर्देश करणारा हा शब्द आहे अशा प्रकारे पृथ्वीचा यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी यज्ञ पशुला चोरून नेतेवेळी इंद्राने जे पुष्कळ वेळा ग्रहण करून नंतर टाकले होते त्या नग्न राहणे रक्तांबर धारण करणे इत्यादी पाखंडी आचरणामध्ये अज्ञानी माणसांची बुद्धी बहुतेक आसक्त होते आणि त्यांच्या चतुर युक्तिवादाने वास्तविक हे धर्मावास असूनही लोक भ्रमाने इंद्राच्या या, या, या वाकड्याचालीचा सा अंदाज आल्यावर परमपराक्रमी महाराज पृथ्वीना फार क्रोध आला त्याने आपले धनुष्य घेऊन त्यावर बाण चढवला त्यावेळी ते, ते क्रोधा असल्याने त्यांच्याकडे पाहत नव्हते जेव्हा ऋत्विजांनी पाहिले की असह्य पराक्रमी महाराज पृथू इंद्राचा वध करण्यासाठी तयार झाले आहेत तेव्हा त्यांना थांबीत ते म्हणाले राजन आपण बुद्धिमान आहात यज्ञ दीक्षा घेतल्यावर शास्त्रविहित यज्ञपशुखेरीज अन्य कोणाचा वध करणे योग्य नव्हे या यज्ञकार्यात विघ्न आणणारा तुझा शत्रू इंद्र तर तुझ्या सुयशामुळेच निश्चित झाला आहे आम्ही अमोक आव्हान मंत्राने त्याला येथेच बोलावून घेतो आणि जबरदस्तीने त्याचे अग्निथावन करतोय करून त्याच्या ऋत्राला आवाहन केले ते स्त्रेतून त्याची आहुती टाकणार एवढ्या ब्रह्मदेवानी तेथे येऊन त्यांना अडवले ते म्हणाले तुम्ही इंद्राचा वध करता कामा नये कारण हा इंद्र भगवंतांची यज्ञ नावाची मूर्ती आहे तुम्ही यज्ञ करून ज्या देवांची आराधना करीत आहात ते इंद्राचेच अंग आहेत आणि त्यालाच तुम्ही यज्ञाने मारू इच्छिता पृथ्वीच्या या यज्ञानुष्ठानात विघ्न आणण्यासाठी इंद्राने जी पाखंडी रुपे घेतली ती धर्माचे उच्चाटन करणारी आहेत या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या त्याला आता आणखी विरोध करू नका नाहीतर तो अधिकच पाखंड मार्गांचा प्रचार करेल पृथ्वीचे नव्याण्णवच यज्ञ राहू द्या तेवढ्यानेच त्याची कीर्ती इंद्राहून दोघेही पवित्र कीर्ती भगवान श्रीहरीचे शरीर आहात म्हणून आपलेच स्वरूप असणाऱ्या इंद्रावर तू राखावू नकोस तुझा हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला नाही म्हणून तू चिंता करू नकोस माझ्या म्हणण्याचा आदरपूर्वक स्वीकार कर असे पहा की जो मनुष्य विद्वताने बिघडवलेले काम सुधारण्यासंबंधी विचार करतो त्याचे मन अत्यंत क्रोधाने भरून जाते आणि तो भयंकर मोहरूप अंधारात पडतो हा यज्ञ आता बंद त्या यज्ञामुळेच इंद्राने निर्माण केलेल्या नास्तिक मतांनी धर्माचा नाश होऊ लागला आहे कारण देव हट्टी असतात जरा पाहतात जो इंद्र घोडा चोरून नेऊन आपल्या यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करीत होता त्याने आकर्षक पाखंडाकडे आपण साक्षात विष्णूचे अंश आहात वेनाच्या दुराचारामुळे धर्मलुप्त होऊ लागला म्हणून कानानुसार धर्माचे रक्षण करण्यासाठी आपण त्या शरीरातून अवतार घेतला आहे म्हणून प्रजेचे पालन करते पृथ्वी आपण या अवताराचा उद्देश विचारात घेऊन भृगु इत्यादी विश्व निर्मात्या मुनीश्वरांचा संकल्प पूर्ण करावा ही प्रचंड नास्तिक मतरुपी इंद्राची माया अधर्माची जननी आहे आपणच ही नष्ट करून टाका मैत्रिय म्हणतात लोकगुरु भगवान ब्रम्हदेवांनी अशा प्रकारे समजावल्यावर पृथ्वींनी यज्ञाचा आग्रह सोडला आणि इंद्राबरोबर प्रेमपूर्वक मैत्रीही केली या नंतर अवभ्र स्नान केलेल्या पृथ्वीना त्यांच्या यज्ञाने तृप्त होऊन देवांनी आदिराज पृथूंनी अत्यंत श्रद्धापूर्वक दक्षिणा दिली तेव्हा ब्राह्मणाने संतुष्ट होऊन त्यांना सफल होणारे आशीर्वाद दिले ते म्हणाले महाबाहो आपण ज्यांना आमंत्रण दिले ते पितर देव ऋषी आणि मनुष्य सर्वच आले होते त्या सर्वांचा अपन दान मान देवन सत्कार के अय एकोसावा समाप्त